अध्याय अकरावा श्रीकृष्णांचे द्वारके स्वागतांनी तेथील लोकांच्या विरह वेदना जणून शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तुशुभ्र रंगाचा शंख वाजविते वेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्च स्वरात मधुर गान गात आहे संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत त्या आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम है असे असु नहीं। जसे लोग आदरा भगवान सूर्याजन ओवाड़ा प्रजेने अनेक प्रकार भेटी देवन श्रीकृष्ण स्वागत के लिए सर्वे चेहरे प्रफुलित सर्वे सुरूज संरक्षक अशा भगवान श्रीकृष्ण की हर्षद गदगदी गद अशा प्रकार स्तुति करू लगे कि जी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या बोलाने संसारात परम कल्याण इच्छणाऱ्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत त्यांना शरण गेल्याने परमसमर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही हे विश्वबंधू आपणच आमचे माता पिता सुरू आणि स्वामी आहात आपणच सद्गुरु आणि परम आराध्य दैवत आहात आपल्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो हो। आहोत आपण आमचे कल्याण करा आहा ह आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो कारण सर्व सौंदर्याचे साध असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत तसेच प्रेम स्मित हास्यपूर्वक स्निग्ध पाहारे पाहणारे मुखकमल आम्हाला पाहायला मिळत आहे हे कृष्णा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वर्षा नेतका मोठा वाटतो सूर्याशिवाय डोळ्यांची जशी तशी आमची आपल्या अखेरीज अवस्था होते प्रजेच्या मुखातून अशी स्तुतीवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात त्याप्रमाणे भगवंतांसारख्याच बलवान मधू भोज दाशार्ह अर्ह कुकुर अंध आणि वृष्णिवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते द्वारकापुरी सर्व ऋतु संपन्न होती तसेच पवित्र आणि युक्त होती।, ठीक होती। कमला सरोवरे नगरा शोभा नगर के दरवाजे महानी दारे रगवंतर चारी बाजूनी रंगबिरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या त्या झाडझूड करून तिथे सुगंधी द्रम्यांचा सडा टाकलेला होता भगवंतांच्या स्वागतासाठी उधळलेली फळे फुले, फुले अक्षदा इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या घरोघरीच्या दारांवर दही अक्षदा फळे ऊस पाण्याने भरलेले कलश भेटवस्तू धूप जीप इत्यादींनी सजावट केलेली होती जेव्हा उदार अंतकरणाचे वसुदेव अक्रूर उग्रसेन अद्भूत पराक्रमी बलराम प्रद्युम्न चारुदेशन आणि जांबवंती पुत्र सांबाने ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप उठणे बसणे भोजन इत्यादी सोडून दिले प्रेमोल्लासाने त्यांची हृदय उचून आली शुभशकुन भावेत व्हावेत म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगल पाठांचे ब्राह्मणा बरोबर घेऊन ते निघाले शंख तुतारे आदी वाद्य वाजू लागली आणि वेदघोष होऊ लागला मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले गालांवर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत शेडो वारांगणांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या पुष्कळचे नट नर्तक गायक कीर्ती गाणारे सूत मागज आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले भगवान श्रीकृष्णाने बांधव नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला कोणाला मस्तक लवून नमस्कार केला कुणाला शब्दाने अभिवादन केले कुणाला आलिंगन दिले कुणाशी हस्तांदोलन केले कुणाकडे हास्य मुद्रेने पाहिले तर कुणाला केवळ प्रेम नजरेने पाहिले ज्याची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली अशा रीतीने अंत्यजांपर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन सपत्नी ब्राह्मण वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करी आणि बंदी जगवान श्रीकृष्णांनी जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानित आपल्या गच्चीवर चढून बसल्या भगवंतांचे वक्षस्थळ मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे त्यांचे मुख नेत्रांनी सौंदर्य सुधीने धाम आहे भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्य निरंतर पाहत असतात तरी सुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचे ढाळल्या जात होत्या चारही बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती पितांबर आणि धारण केलेली होती त्यामुळे श्यामवर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य चंद्र इंद्रधनुष्य आणि विद्युत तेजाने शोभवंत दिसावा तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते भगवान सर्वप्रथम आपल्या माता पित्यांच्या महालात गेले तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी सात मातांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले त्यांच्या स्तनातून हृदाच्या धारा वाहू लागल्या त्यांचे हृदय हर्षाने पुलकीत झाले आणि आनंद अश्रूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या नंतर मातांची आज्ञा घेऊन आपले सर्व प्रकारच्या भोग सामग्री संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनात ते गेले तिथे सोळा हजार पत्न्यांचे निरनिराळे महाल होते पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदय आनंदाने भरून गेली त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिल्या त्यांनी आपल्या केवळ आसनाचाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्यांचाही त्याग केला त्यावेळी त्यांच्या मुखावर आणि नेत्रानवर लज्जा दाटून आली होती भगवंतांविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते त्यांनी प्रथम मनोमन आणि नंतर दृष्टीने आणि तज नंतर मिठी मारावी असे त्यांना आलिंगन दिले शौनक महोदय त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या संकोच असत त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण प्रेमभावातील एकाने अश्रू जरी भगवान श्रीकृष्णकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत स्वभावाने चंचल असणारीही लक्ष्मी ज्यांना सुद्धा जिथे सोडत नाही तिथे त्यांचे सानिध्यात कोणती स्त्री तृप्त होईल ज्याप्रमाणे वायू बांबूचे घषण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना श्रीकृष्णांनी त्यांना अनेक औक्षणी सैन्यांसह एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले साक्षात परमेश्वरच आपल्या मायाने या मनुष्य लोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले ज्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य शुद्ध अर्पून विश्वविजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी ज्यांच्या मनात येतकिंचित क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाही त्या भगवान श्री आपले कर्म करताना पाहून श्रीकृष्ण मनुष्य हा समझता है जैसे नगवंता शरणागत बुद्धि स्वतः मध्य गुणा लिप्त होंकारी वृत्ति ईश्वरा धर्म है त्याप्रमाणे त्या मूर्ख त्या स्त्रिया सुद्धा श्री कृष्णांना आपला एकांत सेवी स्त्री लोलूक भक्त समजत होत्या कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या अध्याय अकरावा समाप्त